डॉक्टर सिग देसाई यांनी मराठीत ओविबद्ध केलेल्या मुद्गल पुरणातील आता मी चोवीसावा भाग चोवीसावा अध्याय वाचणार आहे त्याचं नाव आहे मत्सरासुर समागम नाम ओम श्री गणेशायन महा मुद्गल सांगती मत्सुरासुरास आपुल्या भक्ता उग्रताप ताप, ताप शंकर बोध करीती दानवेंद्रास महाबळी स त्या समयी अरे मत्सरा उठ तरीत माग जो मनो तुझा तुझ्या उग्र तपाने मी चित्तात संतुष्ट तुझा भक्तीने धन्य ताप धन्य ता, ताप तो ताप तुझे धैर्य हो। देहाभाव देहाभावात इथ केलेस कार्य दृढ हो। भक्तीने मर्त्य शरीर केले समर व्रताचरणी व्रता आता क्लेश सोड तप तुझे झाले सिद्ध संपूर्ण सांगले जे जे दुर्लभ तू इच्छिले ते, ते सारे मी दे शिवाचे वचन ऐकून मत्सुरासुर जागृत होऊन डोळे उघडी ध्यान सोडन पुढे पाही शंकरासी शंकर दर्शन मात्रे होत मत्सुरा मत्सुरासुर सत्तायुक्त त्यासी वंदित विनम्र प्रेमे विवलतो तो महाबुद्धी म्हणतो कल्याणकारका शिवाप्रत जो असत, पार्वती सहित परम प्रभू मत्सरासुर म्हणे धन्य वंश धन्य माझा जन्मविशेष धन्य संपत्ती ज्ञानावकाश संपत्ती शास्त्र सारे धन्य धन्य माझी माता धन्य प्रभु तपसारे मुनीच ही दुर्लभ करे ऐसे पाहिले तुझे रूप मुनी जे रूप न जाणती ध्यानशाली योगी न पाहती ऐसे रूप किथि वेद स्मृती सदाशिवाचे रूप सदा ऐशा सदाशिवा तुझ पाहिले मी प्रत्यक्ष आज पुजिले मनमाझे मोहरले अवर्णनी आनंदाने ऐसे बोलन नमस्कार करीत हर्षभरे शंकरा पूजित भक्तिभामे समन्वित ऋषी देवांस हित ते वाधिजले शंकरास नम्रतेने करी दंडवत जमिनीवरून उठत साष्टांग नमन करून नंतर जोडून करांजली शंकराची स्तुती गायली ती जगती प्रसिद्ध झाली मत्सर विरचिता शिवस्तुती शंकरा दश... शंकराशिवा त्रिदशेषा वंदन निर्गुणा गुणेशा सर्वगुणा गुणा नमन अपारा पिनाकधरा चिंतन करीतो तुझे महादेवा महेशा सर्व महेशा सर्वाधिपते नमस्कार उमाकांता भक्त संरक्षण कर भक्ती प्रिय देवा तु उदार सर्पहारासी नमन तुला वृषभध्वजा वाहना त्रिशुरधारका भार व्याघ्र धरा व्याघ्रांबर धरा पवना भालचंद्रा नमन तुला पंचवक्ता शंभु तुझसी दश बाहुधरा तिनेसी धरा गंगाधरासी गिरीशा वंदन तुझ कपालिन गरम गर, गजचर्म गर गज चर्मधी सदा ब्रदा ब्र सदा ब्रम्ममयासी ब्रह्म, ब्रह्म, ब्रह्म प्रदाने निराधारा नित्यासी माझे वंदन सुयोगी त, सुयोगी पती स अपार धरास नमन रुद्रा पुन्हा तुमास महादेवा काय वरणु महिम्यास वेदही कुंठित जेथ झाले ऐशी स्तुती गाऊन नमन केले मत्सराने उन्मन शिवत्यासी पुनरपी बोले वचन सुरता वरमा गाता हे स्तोत्र तू रचिले मजला अत्यंत आवडले वाचन श्रोतियांसी होईल भले सर्व काम काम पूरक सदा विद्या दुर्घायू सुख लाभेलो राज्य पुत्र पौत्राधिक मिळेल भक्तिमुक्ती हि त्यास प्राप्त होईल जोस्तविल मज त्या स्तोत्राने ऐसे शिववचन ऐकत तेव्हा मत्सर हर्ष भरित विनयावत होऊन म्हणतो भक्त वर प्रदा देवेशा जर तोशलासी मजला वर देऊ इच्छिसी तरी सर्वत्र अभय असावे मजसी अखंड भक्ती दे तुझी जे जे जे जे पंचभूतात्मक असत त्रिगुणानी सु त्रिगुणानी त्या त्यापासून मला जगात म्हण यावे सदाशिवा शंभो मज आरोग्यादी सहित ऐश्वर देई तू शाश्वत ब्रह्मांडाचे राज्य समस्त सदा शिवादे निश्चित मला मुदगल सांगती ऐकून वचन त्याचे शिव विस्मित मन तैसेची देव आणिक ऋषीजन आश्चर्य मग तय झाले मत्सरे हे काय मागितले यापुढे संकट हे ओढवले परि उग्र तपाने तोशले शिवशंकर त्या असणती दैत्या जे जे तुझे प्रार्थित ते, ते सर्व तुझ निश्चित ते, ते सर्व तुझ लाभेल निश्चित दुर्लभ परी मी सारे देत उग्रत ये उग्रतपे तंतुष्ट मी मुद्गल मनी पुढे सांगती मत्सर परतला स्वगृहाप्रती दुर्लभ वर मिळता चित्ती प्रहर्षित जो जाहला प्रहर्षित, प्रहर्षित तो जाहला आनंदवी वीतो सर्वांस आपुल्या मित्रांशी मातेस तैसेची आपुल्या कलंत्रांस आनंद पसरे सर्वत्र गृही मान्यवर त्याशी मान नेती नाना भोग उपलब्ध असती सुरदांशी सुखदायक अति सुखोप भोग तिस मग मद करे पासून त्यास होत मद करे पासून त्यास होत कालांतराने दोन सुत मनोहर सुंदर प्रिय ऐसे ज्येष्ठ सुताचे ठेऊननाव विषय प्रिय कनिष्ठाचे अभिनव त्यांना दिधले अपार वैभव मत्सरासुरे एकदा मत्सरासुर जातो आपल्या सासऱ्याच्या घराप्रतो इथ जमले होते समस्त नाना विद्यैत्यगण ते दैत्य त्यासी म्हणती का स्वस्त वैसला तगती महा तेजा विनंती आमची एकसे तुमच्या वश आम्ही सर्व हरुया देवादिकांचा गर्व असुरेशा जिंकूया स्वर्गा स्वर्गा स्वर्गापवर्ग सकल ब्रह्मांड सत्वरी मत्सर प्रभो तुम्चारसत वीर समस्त ब्रह्मांडात शिव ने निर्भय जगत महासुरेन्द्र आता तुम्ही, आज्ञा दया जातो, देवांसी देवानी जिंकुन योजना शस्त्रास्त्रांनी त्यांची मारतो स्वर्ग भोग आपण भोगू। दैत्याचे ते वचन ऐकून मत्सरासुर म्हणे हे मान्य तुमचे हित वचन परम उत्तम वाटतसे। असे हेच चित्तात दानवानो सदैव स्वरत परी माझी माता निवारित काय करू मी अगतिक इंद्र तुझा पिता असत बाळादेव पूज्यत तुझ बाळादेव पूज्य तुझ वासवान सहित धर्माने वाघ निश्चित जेणे इह परत कल्याण मत्सुरासुराचे ते वचन ऐकुन दत्यत्या सांगती वचन धर्म कर्म सारे बाधक दुर्मन अखिल हि ते त्याज्य असे ऐका मत्सरेशा वृत्तांत स्वधर्म जो पराभूत संशय तुमचा दूर करिल त्वरित इतिहास त्याचा ह्या शिव्यापासून उपजत शिववीर्यापासून उपजत जलंधर असुर जो प्रख्यात त्याने जिंकले युद्धात देव सर्वही हि शंभू सहित पार्वतीस पाहून तो मोहित पत्नी आपुली करू पाहत तिला पकडण्या उद्यत जाहला होता त्यावेळी ऐसे बहुत दैत्य संजात मत्सरा असुरेंद्रा जगात तेथ देव मान्यता पावत तेथ दैत्यांचा अपमान दैत्य जेव्हा मान्यता पावती तेथे देव दूषित होती देवेंद्र देवाधिक असती सतत शत्रु दैत्यांचे म्हणून ते जावे संदेहाशी महाबला जिंकावे देवांसी त्यागा अपुल्या पृथ्वी मुनी देवांची सहायक जी येथ आमुच्या सन्निध राहावे परतोनी स्वगृहा न जावे समस्त त्रैलोक्य जिंकावे महाभागा हे उचित असे त्यांचे वचन ऐकून हित कारकतेची मानून मत्सरे पृथ्वी मासेस पृथ्वी मातेस अहितकारकतेची केले ओम इति श्री मदांतेम इति ओम ओती श्री मदाते पुराणपनिषदे श्रीमनौद्गलेथमखंडे वक्रतुंडचरिते मत्सरा सुरसमागमो नाम चतुर व्युशती। चतुर व्युशती तमो चंशतमोध्याय समाप श्री गजाननापणमस्तू अध्याय चौविसावा संपूर्ण